आणि सांगा जर अल्लाची अशीच इच्छा असती तर मी हा कुराण तुम्हाला कधीच ऐकवला नसता आणि अल्लानं तुम्हाला याची खबर सुद्धा दिली नसती तसं पाहिलं तर मी यापूर्वी तुमच्यातच आयुष्य व्यतीत केलं आहे तुम्ही बुद्धीचा उपयोग करत नाहीत काय मग त्याच्या पेक्षा मोठा अत्याचार कोण असेल ज्यांना एक असत्य गोष्ट रचून अल्लाची संबंध जोडावा अथवा अल्लाच्या सत्या खोट्या ठरवाव्या आणि संशय गुन्हेगार कधीच सफल होऊ शकत नाहीतो हे लोक अल्ला शिवाय त्यांची उपासना करत आहेत जे यांना नुकसान पोहोचू शकत नाहीत आणि फायदा देखील आणि म्हणतात कि अल्लाच्या येथे आमचे शिफारसी आहेत हे पैगम वर सल्लेला अवलाय वसलम यांना सांगा तुम्ही अल्ला त्या गोष्टीची खबर देता काय जिला तो आकाशातही जाणत नाही आणि पृथ्वीवरही पवित्र आहे तो आणि श्रेष्ठ आणि उच्चतर आहे त्यात शिर्ख अनेकेश्वर पासून जे हे लोक करतात प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदायी होते नंतर त्यांनी दे विविध श्रद्धा आणि पंथ बनवले आणि जर तुझ्या रबकडून अगोदरच एक गोष्ट निश्चित केली गेली असती तर ज्या गोष्टीत ते परस्पर मतभेद करत आहेत तिचा निकाल लावला गेला असता आणि हे जे सांगत आहेत की या पैगंबरावर त्याच्या रबकडून एखादी निशाणी का उतरवली गेली नाही तर त्यांना सांगा परीक्षेचा स्वामी आणि मुखत्यार तर अल्हाच आहे बर तर प्रतीक्षा करा मी देखील तुमच्या बरोबर प्रतीक्षा करत राहतो लोकांची स्थिती अशी आहे की संकटानंतर जेव्हा आम्ही त्यांना कृपेचा स्वाद दाखवतो तेव्हा ते लगेच आमच्या निशाण्यांच्या बाबतीत कृपता सुरू करतात आपल्या चालीत तुमच्या पेक्षा अधिक सफ आहे त्याचे फरिश्ते तुमच्या सर्व कुठे त्याची नोंद करत आहे هم الموج من كل مكان وظنوا انهم احيط بهم وظنوا انهم احيط بهم دعوا الله مخلصين له الدين دعوا الله مخلصين له الدين لان انجيتنا من هذه لنكونا من الشاكرين तो अल्लाह ताहे जो तुम्हाला खुशकी आणि पाण्याचा चालू तो तद्वतच जेव्हा तुम्ही नौकेस पारवून अनुकूल वाऱ्यात आनंदी आणि उल्लसित प्रवास करत असता आणि मग अकस्मात प्रतिकूल वाऱ्याचा प्रवाशांना कळून चुकत की आम्ही वादळात वेढले गेलो त्याप्रसंगी सर्वजण अल्लासाठी आपल्या धर्माला निर्भय करून अल्लाजवळ प्रार्थना करतात की जर तू आम्हाला या संकटातून तारल तर आम्ही कृतज्ञ दास बनो तेच लोक सत्यापासून विमुख होऊन पृथ्वी तलावर बंड करू लागतात लोक हो तुमचं हे बंड तुमच्या विरुद्ध जात आहे त्याही जीवनाची काहीच दिवसांची मज मजा आहे लुटून घ्या नंतर आमच्याकडे तुम्हाला परत यायचं आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ कि तुम्ही काय काय करत होता इरानुह अन्न हुम किरोलय जगातील हे जीवन त्याच्या नशेत मस्त होऊन तुम्ही आमच्या निशाण्यांकडे दुर्लक्ष करत आहात त्याचं उदाहरण असं आहे की जसं आकाशांतून आम्ही पाण्याचा वर्षाव केला तर जमीनी च पीक जे मानसर सर्वज खाते उपभोग अकस्मत रिवा दिवस आम आज्ञा आ गल जनू का निशाणा उगड़ करना इला इला तुम्ही या षडभंगूर जीवनाच्या मोहोपासात पडला आहात आणि अल्ला तुम्हाला शांती वाहून दारू सलामकडे आमंत्रित करत आहे मार्गदर्शन त्याच्या अधिकारात आहे तो ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो ज्या लोकांनी भलायची पद्धत अंगी कारच्यासाठी भले आहे आणि या उपर कृपा त्यांच्या मुखावर काळीमा आणि मानहानी पसरणार नाही ते जन्मत साठी पात्र आहेत तेथे ते सदैव राहतील والذين كسبوا السيئات جزاء سيئة بمثلها وترهقهم ملة مرة लोकांनी बुरा त्यांची बुराई जशी आहे तसाच त्यांना मोबदला मिळेल मानहानी त्यांच्यावर पसरली असेल अल्ला कोणीही वाचवणार असणार नाही त्यांच्या चेहऱ्यावर असा कायमा पसरला असेल जणू रात्रीच कृष्ण पटल त्यांच्यावर पडलं असावं ते जहन्नला पात्र आहेत जेथे ते सदैव राहतील ज्या दिवशी आम्ही त्या सर्वांना आपल्या न्यायालयात एकत्र जमा करू मग त्या लोकांना ज्यांनी अनेकेशी वादाचा अंगीकार केला सांगू की थांबा तुम्ही आणि तुमचे ठरवलेले भागीदार देखील मग आम्ही त्यांच्यामधील अनोळखीपणाचा पडदा दूर करू आणि त्यांचे भागीदार म्हणतील की तुम्ही आमची बंदकी तर करत नव्हता आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाची ग्वाही पुरेशी आहे की तुम्ही आमची बंदकी करत असला तरी आम्ही तुमच्या त्या बंदकीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो त्यावेळी प्रत्येक जण आपल्या किल्ल्याची फळं चाखील सर्वजण आपल्या खऱ्या स्वामीकडे परतवले जातील आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचले होते हरवतील ुनस इवल्य कुल्ल स्वाय्यु क्रिजुल हयलमयी चिवयुकृजुल्मयी च मिनल हय्योमयुद्युल् सूलो नपुल्लसू यांना विचारा कोण तुम्हाला आकाश आणि पृथ्वीतून रुजी देतो या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या शक्ती कोणाच्या अधिकारात आहेत कोण निर्जू मधून सजीव आणि सजीवामधून निर्जू काढतो कोण या विश्वव्यवस्थेची उपाययोजना चा चा करत आहे ते अवश्य म्हणतील की अल्लाह सांगा मग तुम्ही वास्तविकतेच्या विरुद्ध चालण्याचं वर्ज करत नाही तेव्हा तर हा सल्ला तुमचा खरा रब आहे मग सत्यानंतर पदभ्रष्टतेशिवाय आणखी काय उठलंय शेवटी हे तुम्ही कोठे वळवले जात आहात हे पैगंबर सल्लासलम पहा अशा प्रकारे आवेदनेचा का अंगीकार करणाऱ्यावर तुमच्या रबचं वचन सत्यप्रमाणित झालं की ते मान्य करणार नाहीत <Sanskrit> यांना विचारा तुम्ही ठरवलेल्या भागीदारांपैकी कोणी आहे की जो निर्मितीचा प्रारंभ सुद्धा करत असावा आणि मग त्याची पुनरावृत्ती देखील करत असावा सांगा तो केवळ अल्ला आहे जो निर्मितीचा प्रारंभही करतो आणि त्याची पुनरावृत्ती देखील मग तुम्ही त्या कोणत्या उलट्या मार्गावर चालवले जात आहात उलहलोकु यांना विचारा की तुम्ही ठरवलेल्या भागीदारांपैकी कोणी असा देखील आहे जो सत्या मार्गदर्शन करावा संगा तो है जो सत्याक मार्गदर्शन कर सत्याक मार्गदर्शन करते अधिक हकदार है कि ज्यादा अनुसरण के लिए जाए अथवा स्वतला मार्ग सापड़ नहींशि कि मार्गदर्शन किया तुम्हारा तरीका कसले विपरीत निर्णय घर की यांच्यापैकी बहुतेक लोक केवळ अनुमान आणि कल्पनांच्या पाठीमागे जात आहेत वास्तविक पाहता कल्पना सत्याची गरज येत किंचित ही भागवत नाही जे काही करत आहेत अल्लाह ते चांगलंच जाणतो وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديقا الذي بين يديه ولكن تصديقا الذي بين يديه وتفصيلا للكتاب لا ريب فيه من رب العالمين आणि हा कुरआन ती वस्तु नाही जल्लाचे दिव्य प्रकटना आणि ज्ञानविना रस लिदावी उलट हा तर जे काही पूर्वी झालेला होतं त्याचं सत्य प्रमाण विशिष्ट तपशील है अति कड़ी है पैगंबरा ने स्वत रचला है संगा जर तुम्हें अपने आरोप वरे सूरज रचुन आ आणि एक अल्हाला सोडून इतर ज्यांना ज्यांना बोलवणं शक्य असेल त्यांना मदतीला बोलवा मत असं आहे की जी गोष्ट यांच्या ज्ञानकक्षेत आली नाही आणि ज्याचा शेवटही यांच्यासमोर आला नाही याला आटकल खोटा अच्छा प्रकारे खोट है मै पहा शेवट कहीं जन ईमाण और कहीं जन आना आणि तुझा रग या उपद्रवी लोक चाहतोली तुला खोट ठरत है तो तून टाक कि कृत्य तुम्हारा जे का मी करो ता जवाबदारीत मुक्त आहत आणि जे काही तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे बरेचसे लोक असे आहेत जे तुझ्या गोष्टी ऐकतात पण काय तू बहिल्यांना ऐकवणार मग ते काहीच का, का समजत नसावेत यांच्यात बरेचसे लोक आहेत जे तुला पाहतात परंतु काय तो आम्हाळांना मार्ग दाखवशील मग त्यांना काहीच का समजत नसेना ओला वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांवर अत्याचार करत नाही लोक स्वतःच आपल्यावर अत्याचार करतात व यौम यश्रुहुम कअ लम यल्बसु इल्ला साअतमन लन्नहारी यताअराफून bainhum قد خسر الذين كذبوا بلقاء الله وما كانوا مهتدين आज <تصفيق> हे हिचेणत मस्त आहे आणि ज्या दिवशी अल्लाह यांना एकत्र करेल तेव्हा हेच आहे जीवन त्यांना असं वाटू लागेल चणू हे केवळ एक धटकावर आपापसात आप ओळख करून घेण्यासाठी थांबले होते त्या प्रसंगी सत्यता पटेल की खरोखरी भयंकर तोट्यात आले ते लोक चन्नी अल्लाच्या भेटीला खोटं ठरवलं आणि मुळेच ते सरळ मार्गावर नव्हते त्या वाईट परिणामाचं भय आम्ही यांना दाखवत आहोत त्यातील काही अंश तुझ्या जिवंतपणे आम्ही दाखवावं अथवा त्या अगोदरच तुला उचलून घ्यावं कोणत्याही परिस्थितीत आणि जे काही हे करत आहेत याला अल्ला साक्षी आहे प्रत्येक जनसमुदायात उम्मत करता एक, है। बग एक तो, पुरुन नाया निशी, निकाल लावला जातो आणि पीव मात्र केला जात जर तुम्हारी धमकी खरी है तर सांगा माझ्या अफतरिक तर माझे स्वतःची हानी आणि लाभ देखील नाही सर्व काही अल्लाच्या मनोरथावर अवलंबून आहे प्रत्येक लोकसमूहा करता सवलती का एक कालावधि है जेवं ही मुदत भरु क्षण ती बागेपुढ़ होगा संगा कभी तुम्हें विचार तरीके अल्लाह का प्रकोप अकस्मत री अथवा दिवस यूनला तो तुम्हें बर ही अभी को गोष है जिचा करता अपराध करावी ज्या वेळेला कोचळेल तेव्हाच तुम्ही त्याला मांडणार काय आता वाचू इच्छिता वस्तुत तुम्ही स्वतःच तो लवकर येण्याकरता तगाता लावत होता मग अत्याचारांना सांगितलं जाईल की आता कायमस्वरूपी प्रकोपाचा आस्वाद घ्या जे काही तुम्ही कमवत राहिला आहात त्याच्या मोबदल्याशिवाय अन्य कोणता बदला तुम्हाला दिला जाऊ शकतो मग विचारतात खरोखरच हे सत्य आहे काय जे तुम्ही सांगत आहात सांगा माझ्या रबची शपथ हे सर्वस्वी सत्य आहे आणि तुमच्यात इतकं सामर्थ्य नाही की प्रकट होण्यापासून त्याला तुम्ही मा रोखावं ओलो जर त्या प्रत्येक व्यक्तीजवळ जिने अत्याचार केला आहे पृथ्वीची संपत्ती जरी असली तरी त्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी ती सर्व मोबदला म्हणून देण्यास तयार होईल जेव्हा हे लोक त्या प्रकोपाला पाहतील तेव्हा मनातल्या मनात, मनात पश्चाताप करतील परंतु त्याच्या दरम्यान पूर्ण न्यायानिशयी निर्णय लावला जाईल कसलाही अत्याचार त्यांच्यावर होणार नाही अक्सरहुम ला ऐका आकाशाते पृथ्वी जे काही आहे अल्लाच आहे ऐकून असा अल्लाचं वचन सत्य आहे पण तो बहुतेक मानव जाणत नाही तो जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो आणि त्याच्याकडेच तुम्हाला सर्वांना परतायचा आहे लोको तुमच्यापाशी तुमच्या रबकडून उपदेश आलेला आहे ही ती गोष्ट आहे जी हृदयरोगावर उपाय आहे आणि जे कोणी स्वीकार करतीकर मार्गदर्शन कृपा है पैगंबर सलम सगा अल्लाह की कृपा मेहरबानी है कि हि गोष्टन पठवी हो यो लोकानी आनंद व्यक्त किया सर्व वस्तुपेक्षा बेहतर है जानना लोक गोला कर मिर हरामं कुल हे पैगंबर सल्ल सल्लम यांना सांगा तुम्ही लोकांनी कधी याचा विचार तरी केला आहे की जिरोजी अल्लाहानं तुमच्याकरता उतरवली होती त्यापैकी तुम्ही स्वतःच कोणाला हराम आणि कोणाला हलाल ठरवलं यांना विचारा अल्लाने याची तुम्हाला परवानगी दिली होती की तुम्ही अल्लावर कुभांड रचित आहात जे लोक अल्लावर हे मिथा कुभांड रचित आहेत त्यांची काय कल्पना आहे की कायमातच्या दिवशी यांच्याशी कसा व्यवहार होईल अल्लाह तर लोकांवर कृपादृष्टी ठेवतो परंतु बहुतेक लोक असे आहेत जे कृतज्ञता दाखवत नाहीत ओना चोनुशी ओना युग्य आणि लोक हो तुम्ही देखील जे काही करता त्या सर्व काळात आम्ही तुम्हाला पाहत असतो कोणतीही तीव्र मात्र वस्तू पृथ्वी आणि आकाशात अशी नाही न लहान न मोठी जी तुझ्या रबच्या दृष्टी लपवलेली असावी आणि काही स्पष्ट दप्तरात नोंद नसावी अल्य अल्लाऊनाल चपूनहु ऐका जे अल्लाचे मित्र आहेत ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी ईशुगिरू वर्तन अंगीकारलं त्यांच्याकरता कसलंच भय अथवा दुःखाचा प्रसंग नाही इहलोक आणि परलोक दोन्ही जीवनात त्यांच्याकरता आनंदी आनंदाच्या वार्ता आहेत अल्लाची वचनं बदलू शकत नाहीत हेच मोठं यश आहे हे पैगंबर सल्ली अलाय वसलम ज्या गोष्टी हे तुझ्यावर रचतात त्या तुला दुखी करता कामा नाहीत प्रतिष्ठा सर्वस्वी अल्लाच्या अधिकारात आहे आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो जाणून असा आकाशात वास्तव्य करणाऱ्यासोबत अथवा पृथ्वीवर सर्वचे सर्व अल्लाच्या मालकीचे आहेत आणि जे लोक अल्लाशिवाय काही आपलं स्वरचित भागीदारांचा धावा करत आहेत ते निवड मिथ आणि भ्रामक कल्पनेचे अनुयायी आहेत आणि केवळ कल्पनाविलास करत आहेत तो अल्लाहच आहे ज्यानं तुमच्यासाठी रात्र बनवली कि तिच्या संतोष प्राप्त करावा आणि दिवसाला प्रकाशमान बनवलं त्या करता जे उघड्या कानांनी पैगंबरांचं आव्हान ऐकतात लोकान संगित कि अल्लाहन एखाद बनवे पवित्र है अल्लाह तो तर निरपेक्ष है आकाशात पृथ्वी जे का है सर्वे है तुम्हारा कथनाच काय बर प्रमाण है तुम्हें अल्लासंबंधी क्या गोषी संगता ज्या ज्ञान तुम्हारा नहीं हे पैगंबर सल्ला अला वसलम सांगा जे लोक अल्लावर खोट कुभांड रचतात ते कदापि सफल होऊ शकत नाही जगातील काही दिवसाच्या जीवनात मौज मौँच मजा करून घ्यावी मग आमच्याकडे त्यांना परतायचं आहे मग त्या कुपरूच्या बदल्यात जेते ते करत आहेत आम्ही त्यांना कठोर याज्ञेचा आस्वाद साधतो वचलो आलय हि ने कौमी हि पौमिरालय पूर्ण कौमी वचल कि दिल हि सलि चल अजने हो अमृ कुमशुर कपुल तुम अमृ कुम आलय कुमव गुदू या लोकांना नु अलीम ची कथा ऐकवा त्यावेळेची कथा जेव्हा त्यानं आपल्या लोकांना सांगितलं लो होतं की हे जाती बांधवांनो जर माझ्या दरम्यान राहणं आणि अल्लाच्या ऐके ऐकून ऐकून तुम्हाला गाफीलपणापासून जाग करणं तुम्हाला असह्य झालं आहे तर माझा भरोसा अल्लावर आहे तुम्ही आपल्या मानलेल्या भागीदारांना बरोबर घेऊन एकमुखी निर्णय घ्या आणि जी योजना तुमच्या दृष्टीसमोर असेल तिच्यावर खूप विचार विनिमय करा जेणेकरून तिचा कोणताही पैलू तुमच्या दृष्टीनं सुटू नये मग ती माझ्या विरुद्ध अंमलात आणा आणि मला देऊ नका तुम्ही माझ्या उपदेशापासून तोंड फिरवलं तर माझं कोणतं नुकसान केलं मी तुमच्यापासून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नव्हतो हो माझा मोबदला तर अल्लाच्या जिम्म्या आहे आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मग मा कोणी मान्य करो व न करो मी स्वतः मुस्लिम आज्ञाधारी बनून राहावं